पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमडेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र तिसरे काकुलकीय कथा बंदरावी एका अरण्यात नावाचा एक सिंह राहत होता एक दिवस तो भक्ष्याच्या शोधार्थ इकडे तिकडे भटकत होता परंतु त्याला कोणतेच भक्ष मिळाले नाही संध्याकाळच्या सुमारास तो एका पर्वताच्या गुहे आला रात्री कुणी श्वापद येथे आले तर आपल्याला मिळेल अशा आशेवर तो गुहेला गुहे सिंहाची पावले दिसली परंतु परत बाहेर आलेली पावले काही दिसली नाही तो मनात म्हणाला सिंह आजच कुठेतरी असला पाहिजे आता काय करावे विचार करीत तो गुहेच्या दाराशीच उभा राहून गुरगुरू लागला तो गुहेला म्हणाला अगो गुहे अगं गुहे थोडा वेळ थांबून तो पुन्ना म्हणाला अग गुहे तुझा माझा करार झालेला विसरलीस का मी हाक मारली तरी तू बोलत का नाहीस तू बोलली नाही तर मी दुसऱ्या गुहेकडे जाईन ते ऐकून सिंहात आले गुहेत राहणाऱ्या प्राण्याने हाक मारली तरी ही गुहा नेहमी उत्तर देत असावी आज मी इथे आहे म्हणून ही भीतीने बोलत नसावी कारण भीतीने हातपाय लटपटू लागतात आणि घाबरल्यामुळे तोंडातून शब्द बाहेर पडत नाही तर आता आपणच गुहेऐवजी बोलावे म्हणजे हा आत येईल आणि आपली भोजनाची सोय होईल असा विचार करून सिंहाने कोल्ह्याच्या हाकेला ओ देण्यासाठी म्हणून एक गर्जना केली त्या गर्जनेचा गुहेर दुमदुमून जाऊन चारी जनावरे घाबरून गेली कोल्हाही तो आवाज ऐकतात दूर पळाला आणि म्हणाला संकट आले नाही तोच त्याबद्दल तरतूद करावी मी या वनात म्हातारा झालो पण गुहा बोललेली कधी ऐकली नाही रक्ताक्ष गोष्ट संपून म्हणाला म्हणून म्हणतो की आता आपण इथून दुसरीकडे जावे त्याप्रमाणे आपला सर्व परिवार व आपले अनुयायी बरोबर घेऊन रक्ताक्ष राजाला सोडून गेल्याचे ऐकतात फार आनंद झाला तो मनाशीच म्हणाला या सर्व गोरुडात तोच एकटा दूरदर्शी होता रात्रीचे सर्व मूर्खच आहेत आता आपले काम झाले दूरदर्शी मंत्री असला तर राजाला पराभवाची कधीच भीती नसते नाही तो आपल्या हातानेच आपले मरण ओढवून घेतो एखादा दूरदर्शी मुद्दित मित्राच्या रूपाने वावरणाऱ्या शत्रूला ओळखतो मनाशी असे म्हणत त्याने आपल्या कामाला सुरुवात केली रोज वनात जाऊन तो वाळलेल्या काट्या गोळा करून आपल्या खोलीत भरू लागला त्याची खोली काट्यांनी भरली तेव्हा एक दिवस सूर्योदयानंतर सर्व घुबडे आंधळी झाल्यावर तो तडक पर्वतावर आपल्या राजाकडे गेला आपण काय तयारी केली आहे ते सांगून तो त्याला म्हणाला आता आपण सर्वांनी दाव। ते तिथे जाऊया गुहेकाने पेटलेली एक काटकी मी साठवलेल्या काटक्यांच्या ढिगावर टाकावी म्हणजे आगीचा एकच भडका उडून त्या प्रचंड आगीत सर्व घुबडे जातील त्या ऐकून मेघवर्ण राजाने फारच खुश होऊन विचारले का तुम्ही हे सारे कसे केलेत तो ती हकीकत सांगण्याची ही वेळ नव्हे मी केलेली योजना गुप्त चेहरांकडून एखाद्या वेळेस घुबडांना कळेल आणि सर्व विय़ घासळून पडेल तेव्हा घाई करून आपण हे काम आधी पार पाडूया मग मी सवडीने काळी घेऊन जीवने घोबडांच्या अशी टाकली गोहेत आग लागल्यावर घोबडांना रक्ताक्षाने केलेल्या उपदेशाची आठवण झाली परंतु शेवटी त्या आगीमध्ये सर्व घोबडे जळून गेली सर्व शत्रूंना जाळून धस्म केल्यावर मेघवर्ण आपल्या परिवारासह वडाचा झाडावर पूर्व स्थानी आला आणि आपल्या सिंहासनावर बसल्यावर त्याने स्थिरजीवी सर्व विवाह कसा ते सांगण्याची विनंती केली स्थिरजीवीच्या टाकुर्याची सर्वत्र स्तुती होऊ लागली सारे स्थिर स्थावर झाल्यावर स्थिरजीवीने आपला वृत्तांत सांगण्यास सुरुवात केली तो म्हणाला महाराज कार्य सुरू झाले म्हणजे एकेच -एक एक युक्ती सुचते विषाचाही अमृताप्रमाणे उपयोग करून घेता येतो योग्य वेळेची वाट पाहत एक वर्षभर विराटाच्या दरभारात राहावे लागलेच की नाही नाही तर नकुल ना सहदेवासारखे राजपुत्र गांडी व धनुष्य असणारा अर्जुन अत्यंत बलवान असा भीम त्याचे जवळ असताना त्याला काय कमी होते परंतु दैव अनुकूल होईपर्यंत वाट पाहिल्यामुळे तलवारच नाही म्हणाला होय ते खरेच आहे परंतु घुबडांसारखे मूर्ख प्राणी मी पाहिले नाहीत कधी त्यांच्यामध्ये रक्ताक्ष नावाचा एक मंत्री होता तो सर्व शास्त्री जाणणारा आणि दूरदर्श्याचा मुत्सत्ती होता त्याचे न ऐकल्यामुळे घुबडांचा नाश झाला शत्रूकडील कोणीही हाती लागला तरी तो शत्रूच मानला पाहिजे त्याला कधीही जवळ करून त्याच्यावर कधीही विश्वास होऊन नये त्याला हे समजावे आणि तो जिथे सापडेल तिथे तो खातपीत असला झोपलेला असला तरी त्याचा तत्काळ वध करावा धर्म अर्थ व काम हे ज्याला साध्य करून घ्यावं आहेत त्याने सर्व प्रकारांनी शत्रूचा नाश केलाच पाहिजे अपथ्य केले तर रोग वाढतो मंत्री मूर्ख तर तो शिक्षेस शिक्षे संपत्तीने कोण उन्मत्त होत नाही दुष्ट आणि कुळधर्म सोडणारे पुरुष याकडून कधी सुखाची अपेक्षा केली आहे का त्याचप्रमाणे निष्काळजी प्रधाना करून राजाचा नाश हा व्हावा याचा स्वार्थासाठी अपमान सुद्धा मिळावा लागतो वेळ येईपर्यंत ये शत्रूला डोक्यावर देखील घ्यावे कृष्ण सर्वाने बेडकांना डोक्यावर घेऊन काय दशा के लिए तुम्हारा माहित नहीं का मेघावर्ण मनाला स्थिर जीवी सांगू लागला,